अध्याय अठरा सूत्रेक्या म्हणतात धैर्यशील पुरुषाचे चित्त अमृतमय व शीतल आहे म्हणून तो कधी लाभासाठी प्रार्थना करत नाही किंवा हानीची चिंता करत नाही द्वैतवादी धर्म ईश्वराला जीवापेक्षा वेगळा मानतात म्हणून ते ईश्वराची प्रार्थना करतात त्याच्या कृपेची भीक मागतात त्याची मदत मागतात ते धर्म ईश्वराला सर्व संपन्न दयाळू कृपालू, नियंता सृष्टीची निर्मिती करणारा मदत करणारा मानतात व स्वतःला दुबळे अशक्त अज्ञानी आणि पापी समजतात म्हणून ते सदैव परमात्म्याची कृपा व्हावी या हेतूने प्रार्थना करतात लाभ व्हावा म्हणून प्रार्थना करतात दुखाचे निवारण व्हावे म्हणून प्रार्थना करतात शत्रूचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना करतात सुख शांती समृद्धी यासाठीही प्रार्थना करतात परंतु योगी पुरुष तर अद्वैतवादी असतात सृष्टीपासून भिन्न जीवात्म्यापेक्षा भिन्न अशा ईश्वराला ते मानत नाहीत शरीरातील आत्माच त्यांचा ईश्वर आहे तोच त्यांचे ब्रह्म आहे जेव्हा याचे ज्ञान योगी पुरुषाला होते तेव्हा त्याची धारणा होते की मीच ब्रह्म आहे माझ्यापेक्षा वेगळे कोणतेच ब्रह्म नाही असा योगी सदैव आत्म्याच्या परमश्रे क्षुद्रमृतमय व शीत होतो त्याला विराटाची प्राप्ती होते तो कोणत्याही क्षुद्र गोष्टीसाठी प्रार्थना करत नाही व कोणत्याही हानीची चिंता करत नाही तो सदैव आत्मरूप होऊन महान सुखाचा आनंद घेतो ज्याला विराट उमजत नाही तोच क्षुद्र लाभ व तोटा याची चिंता बस पुरुष, करत बसतो अध्याय अठरावा सूत्र ब्याशी न शांतमो नुष्टमृप्त किंचित कृत्यम न पश्यती अष्टावा क्रमांतात निष्काम पुरुष शांत पुरुषाची प्रशंसा करत नाही किंवा दुष्ट व्यक्तीची निंदाही करत नाही तो सुख ना समान मानतो व तृप्त असतो करण्यासाठी त्याला काही कार्य समोर दिसतच नाही जे अंतर मी भरलेले आहे तेच बाहेर प्रकट होते जर आतमध्ये प्रेम दया करुणा अहिंसा असे गुण असतील तर बाहेरही प्रशंसा सेवा धन्यवाद आशीर्वाद यांच्या रूपात ते निश्चितपणे प्रकट होतील परंतु ज्याच्या आत घृणा हिंसा अहंकार वासना स्वार्थ ईर्षा क्रोध असे दुर्गुण भरलेले आहेत त्यांचे ते दुर्गुण निंदा संघर्ष कष्ट हिंसा आग्रह दुराग्रह दुसऱ्याचा छळ करणे यातना देणे वगैरे रूपात प्रकट होतील या बाहेरील लक्षणांवरून आत कोणते गुण असतील याची कल्पना येते निंदकाचे स्वतःचे स्वार्थ असतात त्याची पूर्ती झाली नाही तर तो निंदक बनतो कोल्ह्याला राक्ष मिळत नसली म्हणजे तो त्यांना आंबट म्हणतो पण मिळाले तर आंबट असले तरी गोड आहेत असेच म्हणतो कामभावने जे व्याकुळ झालेले आहेत तेच कामशक्तीची निंदा करतात ज्याला धनसंपत्तीची खूप आशा आहे पण मिळत नाही तोच धनसंपत्ती पाप असल्याचे सांगत फिरतो कमजोर माणूसच बढाया मारून शूरपणाचा आव आणतो दुसऱ्याची निंदा करणे हा सुद्धा दुष्टपणाच आहे सज्जन कुणाची निंदा करत नाहीत परंतु ज्ञानी कुणाची प्रशंसा सुद्धा करत नाहीत निंदक आणि प्रशंसक दोघेही वासनाग्रस्त आहेत दोघांचे स्वार्थ आहेत ज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती शांत झालेल्या असतात त्याच्या आत व बाहेर निंदेची किंवा प्रशंसेची लहरस निर्माण होत नाही तो समभाव असतो व पूर्ण शांत असतो त्याच्या मनाची सारी अस्वस्थता नाहीशी झालेली असते तो राग द्वेष स्तुती प्रशंसा या दोन्हीच्या पलीकडे पोचलेला असल्याने निंदा व प्रशंसापासून दूर असतो असा ज्ञानीपुरुष निष्काम व कामना असतो त्याचा कशाचाही आग्रह नसल्याने तो पूर्णतया अनाग्रही असतो निंदा आणि प्रशंसा करून त्याला काहीच मिळवायचे नसते समभाव असलेल्या मनाची हीच आदर्श अवस्था असते व या अवस्थेत मनात कोणतेही तरंग निर्माण होत नाहीत अशी व्यक्तीच तृप्त असते सुखी व शांत असते तो न सुखाने आनंदित होतो ना दुःखाने दुःखी होतो जे काही होत आहे त्या सर्वांचा तो शांत मनाने स्वीकार करतो जर कुणी सज्जन आहे तरी ठीक जर कुणी दुष्ट आहे तरी ठीक ही योगी पुरुषाची श्रेष्ठ अवस्था आहे अशा स्थितीत पोहचलेल्या ज्ञानीपुरुषाला करण्यासारखे काहीच उरत नाही अशा स्थितीत पोहोचलेल्या साक्षी भाव आहे या स्थितीत आल्यावर तो अ होतो मग त्यासाठी सिद्धी नाही समाधी नाही त्याला संसार सोडावा लागत नाही व मोक्षही मिळवायचा नसतो ज्ञानी माणसालाच हे स्वाभाविकरित्या साध्य होते तो या स्थितीत जे काही करतो ते केवळ स्वाभाविक वृत्तीने करतो त्यासाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत निश्चिंत स्वशरीशोभते बुध अष्टावाक्र म्हणतात पुत्र स्त्री यांच्याबद्दल मनात स्नेह न बाळगणारा सर्व विषयांपासून विरक्त झालेला आपल्या शरीराची सुद्धा चिंता न करणारा पुरुष सर्व आशा अपेक्षातून मुक्त होऊन शोभून दिसतो अज्ञानी व संसारी माणसाचा वैचारिक दृष्टिकोन वेगळा असतो व ज्ञानी माणसाची दृष्टी त्याच्यापेक्षा भिन्न असते अज्ञानी माणूस आपल्या विचाराच्या माध्यमातून ज्ञानी माणसाकडे पाहिल तर त्याला ज्ञानी माणसाचे वेगळेपण व अलौकिकत्व समजूनच येणार नाही अज्ञानी माणूस आपल्या पत्नीबद्दल मुलांबद्दल फार प्रेम बाळगतो नेहमी विषय सुखांची इच्छा बाळगतो आणि आपल्या शरीर पोषणाची चिंता करतो तसेच वेग-वेगल्या आशा उराशी बाळगून जगत असतो याच्या मागे आसक्ती आणि वासना असतात स्वतःचे संकुचित स्वार्थामुळे तो या प्रकारचे वर्तन करीत असतो ज्ञानी माणूस सुद्धा त्याच्या पत्नी व मुलांबद्दल आत्मीयता बाळगतो पण त्यामागे त्याच्या वासना व स्वार्थ यांची प्रेरणा नसते तो सुद्धा शरीराची देखभाल ठेवतो पण शरीराचे पोषण रक्षण यातच तू घडून गेलेला नसतो स्वाभाविकपणे नैसर्गिकरित्या व सहजपणे जेव्हा जेवढे प्राप्त होईल त्यातच तो संतुष्ट असतो ज्ञानीपुरुष सर्व आशा अपेक्षातूनही मुक्त होत असतो त्यामुळे स्नेह कर्म चिंता आशा इच्छा यांची संकुचित बंधने त्याच बांधू शकत नाहीत असा ज्ञानीपुरुष समाजाचे भूषण असल्याने शोभून दिसतो अध्याय अठरा सूत्र पंच्याऐंशी तुष्टी सर्व धीर पतविन स्वच्छंदरमित अष्टावक्र म्हणतात जे प्राप्त होते त्यातच उपजीविका भागवणारा देशोदेशी स्वच्छंद पणे हिंडणारा जेथे सूर्य मावळेल तेथे विश्रांतीस्तव झोपणारा धैर्यशील पुरुष सर्वत्र संतुष्ट मनस्थितीत असतो ज्ञानीपुरुष जे सर्वश्रेष्ठ आहे तेच मिळवतो म्हणून क्षुद्र बाबींच्या वासनेतून तो मुक्त होतो तो सुद्धा कर्मे करतो पण त्यात फलाकांक्षा नसते वासना नसते कर्माचे फळ म्हणून सहजपणे जे त्यास मिळते त्यातच तो संतुष्ट वृत्तीने आपली उपजीविका मोठ्या आनंदाने व अधिक प्राप्तीची आशा न बाळगता भागवतो जास्त कसे मिळेल याचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शत नाही व कमी मिळाले अशीही त्याची तक्रार नसते जग पापी झाले साधू संतांचा सन्मान केला जात नाही त्याला कोणी दान देत नाही बे इमान मजा करतात व साधू उपाशी मारतात अशी भावनाही त्याच्या मनात येत नाही व तो तशी तक्रारही कधी करत नाही तो आपल्या वृत्तीमुळे स्वावलंबी असतो तो जेवणासाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून नसतो जे मिळेल जेथे मिळेल किंवा नाही मिळाले तरीही त्यात तो संतुष्ट असतो तो संसार हेच एक बंधन आहे असे मानत असल्याने शरीर पोषणासाठी तो कुणा दुसऱ्याची बंधने कशाला स्वीकारेल तो कोणत्याही एका विशिष्ट स्थानाचे बंधन मानत नाही तो जे करतो ते आत्म्याच्या स्वस्वभावानुसार करतो कोणत्या वासनेच्या आसक्तीमुळे नाही त्याच्या उठण्याची काम करण्याची झोपण्याची थांबण्याची कोणतीही निश्चित वेळ किंवा नियम नसतात येथेच झोपेन याच ठिकाणी थांबेन अशाच बिछाण्यावर झोपेन गवतावरच झोपेन गाईचेच दूध पिन पैशाला स्पर्श करणार नाही पायी पायी व विवस्त्र अवस्थेत हिंडेन या प्रकारचा त्याचा कोणत्याही प्रकारचा नियम व आग्रह नसतो नियमांच्या बंधनातूनही त्याची सुटका झालेली आहे आग्रह संपलेले आहेत असा ज्ञानी सर्वत्र सर्व संतुष्ट असतो अध्या अठरावा सूत्र शहाऐंशी पत तू दे तू वा दे हो स्वभाव अष्टावक्र म्हणतात जो स्वतःचे स्वभाव रुपी जमिनीतच विश्रांती घेत आहे आणि संसाराचा ज्याला विसर पडला आहे त्या महात्माला शरीर राहिले काय किंवा न राहिले काय याची चिंता नसते अष्टावक्र म्हणतात की असा ज्ञानीपुरुष संसाराच्या नियमात व बंधनात जगत नसतो तो केवळ आपल्या आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो संसाराचा त्याला पूर्ण विसर पडलेला असतो त्याची कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक नसल्याने शरीर रक्षणाची व त्याद्वारे जिवंत राहण्याची इच्छा सुद्धा संपुष्टात आलेली असते ज्या कुणाची देहाची आसक्ती तीव्र असते त्याचीच जास्त काळ जिवंत राहण्याची इच्छा असते त्यामुळे मृत्यू आला तरी त्याचे प्राण शरीराबाहेर पडत नाहीत जीवन व मृत्यू यात तो संघर्ष करत असतो यमदूत त्याला खेचत असतात पण तो हे जग सोडून जाऊ इच्छित नाही म्हणून त्याला यमदूत जबरदस्तीने ओढून व पकडून घेऊन जात असतात प्राण जाताना त्याचे नातेवाई गंगेचे पाणी आणि तुळशीपत्र देऊन गायदान करून त्याला जास्तीत जास्त पुण्य मिळवून देण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात हे सर्व प्रकार देहाशक्तीमुळे होतात पण ज्ञानीपुरुषाला किंचिन मात्र देहाशक्ती नसते म्हणून मृत्यूच्या वेळी त्याला संघर्ष करावा लागत नाही तो मृत्यूचा असोथ आनंदाने स्वीकार करतो घर बदलल्याप्रमाणे तो सहजपणे व त्यास जास्त महत्व न देता शरीराचा त्याग करतो जो जीवनात शांतीपूर्वक व संतुष्ट वृत्तीने जीवन जगला, त्याला मृत्यू समय सुद्धा शांतता लाभते ज्ञानी पुरुष कधी मरण पावत नाही तर केवळ देह त्याग करतो व त्याचा आत्मा हेच त्याचे आश्रयस्थान असते आणि त्यातच तो विलीन होतो अध्याय अठरा सूत्र सत्याऐंशी अकिंचन कामचारो निर्दिन संशय अष्टावक्र म्हणतात अकिंचन म्हणजे संपत्तीविन स्वच्छंदपणे हिंडणारा द्वंद्वरहित संशयरहित आसक्तीशून्य व एकटा असणारा ज्ञानवंत पुरुष सर्व परिस्थितीत सर्व, सर्व भावनात संतुष्ट राहतो जिथे आसक्ती आहे तिथे बंधन नक्की आहे संसार स्त्री मुले धनसंपत्ती गाव देश धर्म जाती वर्ण आदी संकुचित परिघात मनुष्य त्याच्या स्वतच्या आसक्तीमुळे बंदिस्त झालेलं आहे याचे खरे कारण त्याच्या आसक्तीशिवाय दुसरे कोणतेच नाही या मर्यादित वर्तुळात स्वतःला बंद करून घेऊन मनुष्य स्वतः सुद्धा संकुचित होतो त्याची दृष्टी संकुचित होते तो त्या बाहेर विचार करू शकत नाही व विराटाचे दर्शन घेऊ शकत नाही पिंजऱ्यातला बंदिस्त पक्षी बघून पिंजऱ्यातच फडफडत राहतो व शेवटी त्यातच प्राण गमावतो मोकळ्या आकाशात तो भरारी मारू शकत नाही सृष्टीत अन्यत्र असलेल्या सौंदर्याची त्याला माहिती मिळू शकत नाही याच प्रकारे मर्यादित व संकुचित विचार सिद्धांत नियम यात बंदिस्त होऊन मनुष्य छोटा होतो व अहंकारामुळे तो त्या डबक्यात राहून स्वतःला महान समजू लागतो ज्ञानी माणसाची स्थिती यापेक्षा फार वेगळी नसते तो स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करून घेतो तो तर स्वच्छंदपणे खुल्या आकाशात विहरत असतो द्वंद्वरहित होऊन श्रेष्ठतम आनंद लुटतो कारण त्याच्या मनात शाश्वत सत्याबद्दल ईश्वराबद्दल कोणताही संशय वा शंका कुशंका नसतात तो स्वतःला एकाकी व अकिंचन समजतो व त्यामुळेच तो सर्वांचा होतो व महान जीवनाशी एकरूप होतो आसक्तीमुळे मनुष्य क्षुद्रत्वाशी बांधला जातो पण ज्ञानी आसक्ती रित असल्यामुळे तो विराटाचे सुख भोगतो व सर्व परिस्थितीत सर्व भावांशी तो तारात्म्य साधू शकतो शरीर भावनेशीच बांधला गेलेला अज्ञानी शरीर सुखच भोगू शकतो पण आत्मज्ञानी सृष्टीतील महान भोग भोगतो शरीर सुख तर क्षुद्र आहे आत्म आत्मसुख विराट आहे त्यात रमणारा ज्ञानीच सर्व भावांशी सर्व परिस्थितीत समभावपूर्वक तादात्म्य साध्य करत्याऐंशी निर्म शोभतेर्धूत रक्र म्हणतात जो ममता रित आहे त्याच्यासाठी माती दगड आणि सोने समान आहे ज्याची हृदय ग्रंथी म्हणजे आस्था तुटली आहे व ज्याचे रज व तमगुण धुतले गेले आहेत तो धैर्यशील पुरुष जगात शोभून दिसतो मनुष्य आजारी आहे रुग्ण आहे हा रोग बाहेरचा नसून आतला आहे व बाहेरून लेप लावून हा रोग बरा होऊ शकत नाही त्यासाठी एक कडू औषध प्यावे लागेल केवळ शास्त्रांच्या वाचनाने व उपदेशाने फायदा होणार नाही शास्त्र आणि उपदेश हे केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीसारखे आहेत अनॅसिनचा फॉर्म्युला कळल्याने डोकेदुखी कमी होत नाही पाणी कसे तयार होते याचे शास्त्रीय ज्ञान झाल्याने पाण्याची तहान भागणार नाही त्यासाठी पाणी प्यावेच लागेल याचप्रमाणे वस्तूंची किंमत आपल्याला वाटणाऱ्या ममतेमुळे आहे विवस्त्र भटकल्याने राख फासल्याने उपाशी राहिल्याने झोपडीत राहिल्याने ममता नाहीशी होत नाही जोपर्यंत मनाचा आत ममता आहे तोपर्यंत वस्तू वस्तूत व आत्म्या आत्म्यात फरक जाणवतो नंतर सोने व माती दगड समान वाटतात अन्यथा सोने मूल्यवान वाटते कारण त्याबद्दल मोह आहे ममता आहे अन्यथा ते निर्मल्य आहे फक्त अत्यावश्यक अशा कमीत कमी, कमी गरजा भागवणे आसक्ती नाही व ते वाईटही नाही पण अनावश्यक वस्तूंचा संग्रह करणे वाईट आहे अनेकजण धनसंपत्ती जमीन घरे यांचा संग्रह आवश्यकता किंवा गरज भागवण्यासाठी न करता अहंकाराच्या तृप्तीसाठी करतात ही तर मानसिक रोगी असल्याची लक्षणे आहेत आपली प्रतिष्ठा इज्जत सन्मान या गोष्टी मोजण्यासाठी ते जणू वस्तूचा मानदंड म्हणून उपयोग करतात स्वतः श्रेष्ठ नसल्यामुळे ते वस्तूंच्याद्वारे आपली श्रेष्ठता जगाला दाखवू इच्छितात परंतु ज्ञानीपुरुष स्वस्थ व शांत मनाचा असतो तो मानसिक रुग्ण नसतो त्याची सर्वातील आस्था संपलेली असते त्याचे रज व तमोगुण धून जाऊन केवळ शुद्ध सात्विकता शिल्लक असते तो ममता राहीत व आसक्ती रहित केवळ आत्मरूप होऊन जगतो म्हणून त्याच्यासाठी सोने हिरे घर दर यांना काहीच मूल्य नसते सोने व माती त्याला सारखीच असा ज्ञानीपुरुष जगामध्ये शोभून दिसतो अध्या अठरा सूत्र एकूण नव्वद सर्वत्र नवधान वासना हृदी मुक्तात अष्टावक्र म्हणतात जो सर्व प्रकारच्या व्यवधानाबद्दल उदासीन आहे व ज्याच्या हृदयात कोणतीही वासना नाही अशा तृप्त मुक्तात्म्याची तुलना कोणाबरोबर बरे होऊ शकेल वासनांच्यामुळे इच्छा निर्माण होतात व इच्छा तर एवढ्या असंख्य आहेत की त्या कधी पुरेच होऊ शकत नाहीत अशी वासनायुक्त माणसे सर्व काही मिळून सुद्धा अतृप्तच असतात सारे जग जिंकून सुद्धा सिकंदराला अतृप्तिक मृत्यू आला अनेक करोडोपती अतृप्त अवस्थेतच मरण पावतात परंतु ज्याची वासना नष्ट झाली तो मात्र आहे त्या जीवनात व जेवढे काही मिळाले आहे तेवढ्यानेच तृप्त आहे बुद्ध राजकुमार होता पण त्या अवस्थेत तो तृप्त नव्हता पण ज्ञानप्राप्तीनंतर तो तृप्त झाला ज्याच्यात वासना आहेत तो नेहमी वेगवेगळ्या व्यवधानात अडकलेला असतो त्याला समाधान मिळतच नाही ज्ञानी माणूस वासनामुक्त असल्याने व्यवधानातूनही मुक्त असतो जीवनातली धावपळ संघर्ष यासारख्या बाबीतून त्याची सुटका होते त्यामुळे तो समाधानी होतो व शांत चित्ताने पूर्ण तृप्तीने जगतो त्याची सर्व बंधने नाहीशी होतात अशा ज्ञानीपुरुषाची तुलना अन्य कुणा सामान्य संसारिक किंवा अज्ञानी माणसाबरोबर करताच येत नाही तो पूर्ण सिद्ध पुरुष असतो जो क्षुद्रत्व मागे धावतो तो स्वतःच क्षुद्र होतो तो कधीच पूर्णता प्राप्त करून घेऊ शकत नाही अध्या अठरावा सूत्र नव्वद जनन जे पश्यन पि न पश्य ब्रुवन चुते कोन्यो निर्वासनादृते अष्टावक्र म्हणतात वासना राहीत पुरुषाशिवाय असा दुसरा कोण आहे की जो सारे काही जाणून सुद्धा काहीच जाणत नाही पाहत असूनही पाहत नाही व बोलत असून सुद्धा बोलत नाही ज्ञानी व अज्ञानी यांच्या बोलण्यात पाहण्यात व जाणून घेण्यात फार फरक असतो अज्ञानी अहंकाराने व वासनेने भरलेला असतो व तो आपल्या स्वार्थामुळे आंधळा झालेला असतो त्यामुळे त्याच्या पाहण्यात बोलण्यात व सर्व क्रियात ए प्रकारची संकुचित वृत्ती असते उदारता नसते अहंकारामुळे तो ज्याना जाणत नाही त्या बाबींना सुद्धा तो असल्याचा त्याचा दावा असतो जे त्याला समजत नाही ते समजले असल्याचे सांगत तो फिरत असतो आत्मा आणि परमात्मा याचे त्याला ज्ञान नसते व त्याचे दर्शनही त्यास झालेले नसते पण तो या बाबी सत्य असल्याची जोरदार हमी देत हिंडतो तो बडबडत राहतो की आत्मा आहे परमात्मा आहे पुनर्जन्म व स्वर्ग नरक आहे तुम्ही परमात्म्याला मानत नाही तुम्ही नास्तिक आहात अज्ञानी आहात नरकात जाल वगैरे अनेक गोष्टी सांगतो ज्ञानी माणूस सर्व काही जाणतो पण तरी सुद्धा सांगतो की मी काहीच जाणत नाही त्याला सर्व काही स्पष्टपणे दिसत असूनही तो सांगतो की मला दर्शन झालेले नाही तो जे सांगतो बोलतो त्या कशाबद्दलही त्याचा दुराग्रह नसतो कारण तो इच्छाशून्य वासना रहित आहे अहंकार रहित आहे अशा ज्ञानी पुरुषाची तुलना अन्य कोणा व्यक्ती बरोबर करता येणार नाही भिक्षुर वा भूपतीर्वापी यो निष्काम शोभते भावेशु गलिता योभना शो शोभना मती अष्टावा म्हणतात ज्याचा सर्वस्थितीबद्दल शोभनीय किंवा अशोभनीयतेचा विचार नाहीसा झालेला आहे व जो निष्काम आहे तो शोभून दिसतो मग तो राजा असो किंवा भिकारी असो जीवन एक त्रिवेणी नदी आहे जिच्यात गंगा व यमुना तर प्रकट व प्रत्यक्ष रुपाने सामील झाले आहेतच पण सरस्वती मात्र गुप्त आहे जीवनात सुद्धा शरीर व मन तर प्रकट आहे पण चेतना मात्र गुप्त आहे अज्ञानी माणूस शरीराला व मनाला सहज ओळखतो परंतु ज्ञानी माणूस चेतना शक्तीला सुद्धा ओळखतो जे केवळ आपल्या मनाच्या आधीन आहेत त्यांनी सृष्टीला द्वैतामध्ये विभाजित करून टाकले आहे या विभागणीमुळे सृष्टीत भेद आहे असे दिसते पण ज्ञानी माणसाला गुप्त असलेल्या चेतनाशक्तीचीही माहिती असल्याने त्याचे सर्व भेद नष्ट होऊन तो एकत्वाचाच अनुभव घेतो याला सत्य आणि ज्ञान अशी नावे दिली गेली आहेत भेद हा केवळ अज्ञानामुळे केला जातो स्वर्ग नरक आणि मोक्ष परमात्मा आणि साधू असाधू आणि संत यामध्ये सुरुवातीचे शब्द म्हणजे जणू मनाची व्याख्या आहेत मन वासनमय आहे विलासी व स्वार्थी आहे ते नेहमी फरक काय आहे याचाच शोध घेत राहते चांगले वाईट लाभतोट जय पराजय श्रेष्ठ कनिष्ठ शोभन अशोभन राजा रंक, त्याग आणि स्वीकार हिंसा आणि अहिंसा असा भेद करणे हेच मनाचे लक्षण व काम आहे आपली वासना पूर्ती करण्यासाठी आणि स्वार्थासाठी जे अनुकूल असते ते चांगले व जे प्रतिकूल आहे ते वाईट असल्याचे मन सांगते पण ज्ञानी माणूस या मनाच्या पलीकडे असतो त्याची शाश्वत आत्म्याशी एक झालेली असते सर्व प्रकारचे अस्तित्व शेवटी एकाच आत्म्याचे अस्तित्व असल्याने ज्ञानीपुरुष समान भाव व समत्व बुद्धीचा असतो जीवनमुक्ती हा शब्द व संकल्पना ही भारतीय अध्यात्माची साऱ्या मानवजातीला देणगी व ज्ञानाचे वरदान आहे इतर सर्व धर्म जर द्वंद्वाला ओलांडून जाऊ शकत नसतील तर ते सर्व अजूनही मनाच्याच पातळीवर आहेत अंतिम सत्य मुक्ती आत्मा याविषयी व शाश्वत अस्तित्व याचा व अन्य धर्मांचा काही परिचयच नाही असे धर्म आचरणाला नियमात जखडून टाकण्यावर भर देतात पण भारतीय धर्म ज्ञानालाच सर्वात जास्त महत्व देतो म्हणून अष्टावक्र म्हणतात की ज्याची सर्व वस्तू व स्थिती याबद्दलचा शोभनीयतेचा किंवा अशोभनीयतेचा विचार गळून पडला आहे जो निष्काम आहे ज्याची कोणतीच वासना नाही अहंकार नाही फळाची आकांक्षा नाही असा पुरुष, भिकारी असो किंवा राजा असो तो तर सर्वत्रच शोभून दिसतो व्यक्तीची श्रेष्ठता ही धन पद मान सन्मान यावरून मोजली जात नसून त्याच्या आत्मिक गुणावरून ठरवली जाते वासना व वा अहंकाररहित ज्ञानीच सर्व श्रेष्ठ असतो कारण तो क्षुद्रत्वा सोडून महान विराटात एकरूप झालेला असतो अध्याय अठरा सूत्र ब्याण्णव क्व स्वाछंद म्हणतात निष्कपट सरळ आणि उज्वल चारित्र्याच्या चा योगी पुरुषाला कुठली स्वच्छंदता आणि कुठला संकोच आणि तत्वाचा आग्रह तरी कुठला ज्या योगी पुरुषाने आत्मज्ञान प्राप्त केले आहे ज्याने सृष्टीचे मूलतत्व असणाऱ्या आत्म्याला जानले आहे तो योगी निष्कपट सरळ व उज्ज्वल चारित्र्याचा असतो त्याच्यासाठी स्वच्छंदता संकोच किंवा तत्वाचा आग्रह या गोष्टी निरर्थक असतात तो त्या पद्धतीने जगत नसतो या सर्वांच्या पलीकडे पोहचून तो केवळ आत्मस्वभावानुसार जगतो आत्म्याचे अस्तित्व हीच त्याची शिस्त तोच त्याचा नियम व तोच त्याचा संयम असतो मनाच्या पातळीवर अस्तित्वात असणाऱ्या स्वच्छंद संकोच या तत्वांचा आग्रह यांच्यापासून तो फार दूरवर निघून जातो व तोच त्याचा विवेक होय आत्मविश्रांती तृप्तेन निराशेन गिन आंतरुभूत अष्टावक्र म्हणतात आत्म्याशी एकूप होऊन तृप्त झालेल्या आशाशून्य व शोकशून्य ज्ञानीपुरुषाला अंतर्यामी जो अनुभव प्राप्त होतो तो कसा आणि कुणाला सांगणार आत्मज्ञानी व्यक्ती तृप्त होते इच्छाविरहित व शोकरहित होते अशा उच्चतम अवस्थेत पोहोचून स्थिर व शांतजीवन जगणाऱ्या ज्ञानी योग्याला आतल्या जो सर्वश्रेष्ठ व विराट स्वरूपी सुखाचा अनुभव येतो तो, तो नेहमीच्या सांसारिक अनुभवांपेक्षा फार वेगळा असतो त्याचे वर्णन करताही येणार नाही कारण ऐकणारा त्या स्थितीत पोचलेला नसतो व त्याला त्या प्रकारचा अनुभव नसल्याने त्याला ते अनुभव कळू शकत नाहीत अशा स्वरूपाचे अनुभव प्रमाणाद्वारे व तर्काने सिद्ध करता येत नाहीत ज्या प्रकारे दहा वर्षाच्या मुलाला कामक्रीडेचे सुख समजावून सांगता येत नाही त्याचप्रमाणे कोणाचे दुःख वेदना पिडा ही सुद्धा दुसऱ्याला समजावून सांगता येत नाहीत किंवा एकाच्या वेदनेचा अनुभव दुसऱ्याला देता येत नाही आंधळ्याला पांढरा हिरवा लाल वगैरे रंगांचे ज्ञान समजावून सांगता येत नाही त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुषाचे आत्मसुखाचे शब्दातून वर्णन करता येत नाही म्हणून योगी पुरुष मौन असतो आत्मज्ञानात बोध होतो एक अनुभूती येते त्यात जुन्या धारणा समजुती सर्व नष्ट होतात ज्याप्रकारे स्वप्न भंग एका क्षणात सर्व काही बदलून जाते त्याचप्रमाणे आत्मज्ञान झाल्यावर हे संसारूपी स्वप्न भंग पावते व योगी पुरुषाचा नाही किंवा त्याची त्यांनी कधी कल्पना या स्थितीत गुरुचे सान्निध्य नसेल तर तो वेडा होऊ शकतो त्याचा काही उपचार पण नसतो तो त्या परमात्म्याच्या अनुभूतीत मस्त असतो या संसारासाठी वेडे होण्यापेक्षा ईश्वरासाठी वेडे होणे जास्त चांगले आत्म्याचा बोध चित्त निर्विकार असतानाच होऊ शकतो ही एक प्रकारची शून्यावस्था असते त्याचेच नाव ध्यान व समाधी आहे मन जेव्हा शून्य होते तेव्हाच आत्मा आपल्या पूर्ण प्रकाशासह प्रकट होतो ध्यान एखाद्या विषयावर होत नसते विषय असेल तर ध्यान होत नाही चिंतन मनन सुद्धा ध्यान नाही व ध्यान खरे तर मुद्दाम करताही येत नाही केल्याने ध्यान होत नाही अक्रिया हेच ध्यान आहे अष्टावक्र स्वामींचा भर या अक्रियेवर आहे त्याच अवस्थेत शिख राहतच नाही तो, तो ब्राह्मण वैश्य क्षत्रिय किंवा शूद्रही राहत नाही तो ब्रह्माला जाणतो म्हणून तो ब्राह्मण ब्राह्मण्यत्व ही एक उच्च दर्जाची स्थिती आहे त्याच्यात नम्रता येते अहंकार व सुद्धा लुप्त होते व तो एक श्रेष्ठ पुरुष होतो त्याच्यात जुन्या व्यक्तिमत्वाचा लोभ होऊन नवे व्यक्तिमत्व जन्मला येते म्हणून त्यास द्विज म्हणजे दोन वेळा जन्म घेतलेला असं म्हणतात शरीराचा जन्म आई देते पण आत्म्याचा जन्म गुरुमुळे होतो तो शूद्राला ब्राह्मण बनवतो जीवात्म्याला परमात्मा बनवतो म्हणून गुरुचे महत्व ईश्वरापेक्षाही उंच व श्रेष्ठ आहे ईश्वरच गुरु रूपात प्रकट होतो हे गुरुचे महत्व आहे ही ज्ञान प्राप्तीची शाळा आहे संन्यास व अंतिम फल म्हणजे आत्मा आत्मानुभूती झाल्यानंतर व्यक्ती मुक्त होते हीच जीवाची शेवटची गती व परम आनंदाची स्थिती आहे अध्या अठरावा सूत्र चौऱ्याण्णव सुप्ते पिन सुषुप्तो च पिशतो न चगरे पिन जागरती धीर पदे पदे अष्टावक्र म्हणतात जो झोपलेला असताना सुद्धा सुशुप्तित म्हणजे गाढ निद्रेत नसतो आणि स्वप्नात सुद्धा नसतो जागेपणे जागृत नसतो तोच धैर्यशील ज्ञानी व अज्ञानी दोघेही झोपतात पण अज्ञानी जेव्हा स्वप्नावस्थेत असतो तेव्हा स्वतःला विसरून जातो स्वप्नात सुद्धा हरवून जातो व एका दुसऱ्याच जगात प्रवेश करतो जेव्हा गाढ निद्रा सुरू असते तेव्हा तर स्वप्न सुरवून जातात त्याला संसाराचे भान राहत नाही व स्वतःचेही भान राहत नाही परंतु ज्ञानी माणसाची झोप संसारे गृहस्थापेक्षा वेगळी असते ज्ञानी माणूस स्वप्नात सुद्धा जागा असतो साक्षी भावाचा प्रयोग केल्यावरच हे शक्य आहे स्वप्नात सुद्धा त्याला त्याचे भान असते की तो झोपलेला असून स्वप्न पाहत आहे याच पद्धतीने तो सुषुप्तीत सुद्धा जागा असतो सुशुप्तीत जीवाचा संबंध आत्म्याशी जुळून त्याला आनंदाची अनुभूती प्राप्त होते या अनुभूतीची प्राप्ती जागा असल्यामुळे फक्त योगी पुरुषालाच होते याच प्रकारे जागृत अवस्थेत सुद्धा तो सदैव आत्मरूपात विलीन असल्याने बाह्यवस्तू व घटना यामुळे प्रभावित होत नाही म्हणून तो जागेपणीसुद्धा जागा नाही जागेपणी झोपेत आणि सुशुप्तीत सुद्धा तो केवळ आत्मानुभूतीत असतो असा ज्ञानी नेहमी तृप्त असतो अध्याय अठरा सूत्र पंचाणत सैन्य सरबुद्धी साहकारो न अष्टावक्र म्हणतात ज्ञानी पुरुष चिंता युक्त असूनही चिंता मुक्त असतो इंद्रिय असूनही इंद्रियत असतो बुद्धी असूनही बुद्धिविरहित असतो व अहंकार असूनही अहंकार शून्य असतो ज्ञानीपुरुष चिंता युक्त असतो पण चिंतेत बुडून जात नाही दुःखी होत नाही इंद्रिये तर त्याला आहेतच पण सर्व इंद्रिये आपापली कामे करतात खाणे पिणे वास घेणे ऐकणे स्वाद घेणे स्पर्श पाहणे या सर्व क्रिया व्यवस्थितपणे होतात पण वासना नसल्यामुळे ज्ञानीपुरुष त्या क्रिया आसक्तीने करत नाही व त्यांच्यामुळे प्रभावितही होत नाही आवश्यकता असेल तर तो इंद्रियांचा उपयोग करेल पण वासनीसाठी नाही ज्ञानी माणूस बुद्धीचा सुद्धा उपयोग करेल पण त्याला त्याच्या स्वभावानुसार जसा योग्य वाटेल तेवढाच उपयोग करेल तो बुद्धीचा मालक म्हणून वागेल बुद्धी त्याची मालक असणार नाही ज्ञानी आवश्यकता असल्यावर अहंकाराचा उपयोग करेल गरज असल्यास विनम्रतेचा सुद्धा उपयोग करेल पण त्यांचा गुलाम होणार नाही करता म्हणून नव्हे तर केवळ साक्षी सर्व गोष्टींचा उपयोग करेल सृष्टीच्या नियमत ज्ञाने पुरुष अडथळा निर्माण करत नाही व सहकार्यही करत नाही जसे घडते तशीच ईश्वराची इच्छा आहे असे ते मानतात न सुखी नुखी न विरक्त न संगवान नुर न वा चिंचन ज्ञानी सुखी नसतो व दुःखी नसतो तो विरक्त नसतो व कुणाशी संयुक्तही नसतो तो मुमुक्ष व मुक्तही नाही का त्याच्याजवळ काही आहे असे नाही आणि त्याच्याजवळ काही नाही अस्ञानी माणसाची स्थिती सर्व द्वंद्वांच्या पलीकडची असते त्याच्या बुद्धीचे वर्णन समत्व बुद्धी असेच करावे लागेल तो सदैव एक रस, एक भाव व अद्वैतात निमग्न असतो घड्याळाच्या लंबकाप्रमाणे कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला याप्रमाणे तो अतिरेक करत नाही प्राचीन मुनी सुद्धा सांगितले आहे की सतारीच्या तारा जास्त ढिले असू नयेत व जास्त ताणलेल्या असू नयेत तरच त्यातून मधुर संगीत निर्माण होते जे अज्ञानी असतात तेच एका टोकाला जातात ज्ञान अतिरेकात नसून समत्व भावात आहे एक रसतेत आहे अहंकारी माणसाला अतिरेक करण्यात आनंद वाटतो ज्ञानी माणूस डोंबाऱ्याप्रमाणे दोन टोकांच्या मधल्या दोरीवर समतोल साधून चालतो म्हणून म्हटले आहे की धर्म म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण कर्म आहे थोडासाही तोल ढासळला तर सर्व साधना तपश्चर्या वाया जाते म्हणून अष्टावक्र म्हणतात की ज्ञानी सुखी नाही आणि दुःखीही नाही न तो विरक्त आहे न तो कुणाशी संयुक्त आहे मुमुक्ष नाही व मुक्तही नाही तो असे सुद्धा मानत नाही की मी कुणी विशेष आहे वो ही समझते नहीं कि स्वतः ज्ञात उच्च मानत नहीं तो सदैव समझो जो है ते सन्तु अठारूत्र सत्याण विक्षेपे पीन विक्षिप्त समाध न समिमान ज्या जड ओधन्य पांडित्य म्हणतात जीवनात संकटे निर्माण झाली तर ज्ञानी पुरुष विक्षिप्त होत नाहीत समाधीत ते समाधी मग नसतात आणि जडतेत जड नसतात आणि पांडित्यात पंडितही नसतात जो ज्ञानीपुरुष आत्मज्ञानामुळे समभाव झाला आहे तो संकटाच्या काळातही विक्षिप्त होत नाही तो सर्व अडथळे सहन करतो तो समाधित राहतो पण तो सदैव समाधीचा अभ्यास करणाऱ्या समाधीवाला नसतो तो नेत्यांप्रमाणे किंवा व्यावसायिकांप्रमाणे पैशासाठी प्रतिष्ठेसाठी धावाधाव करत नाही त्यामुळे तो जड असल्याचा अचल असल्याचा भास होतो पण तो जड नसून पूर्ण चैतन्यशील व जागरुक असतो त्याच्यात पांडित्य आहे व पूर्ण ज्ञान झालेले असूनही इतर पंडितांप्रमाणे त्यांच्यात अहंकार नाही व पांडित्याचे प्रदर्शन करण्याची वासनाही नाही तर्क कुतर्क करण्यावर त्यांचा विश्वास नसून ते सहज स्वाभाविकपणे ज्ञान आत्मसात करून एकरूप होतात व त्याने जे जानले आहे तेच तो व्यक्त करतो मुक्तो यथास्थिती स्वस्थ कृत कर्तव्य निवृत्त सम सर्व तृष्णा नसमर अष्टावक्र म्हणतात सर्व प्रकारच्या परिस्थितीत मुक्त पुरुष स्वस्थ व शांत असतो केलेल्या व करण्यायोग्य कर्तव्य कर्मामुळे तृप्त असतो सर्वांप्रती समभाव आहे व वा वासनारुपी तृष्णेच्या अभावामुळे तो केलेल्या व न केलेल्या कर्मांचे स्मरण करत नाही ज्याला ज्ञान प्राप्त झाले तोच मुक्त असतो अज्ञानी तर बंधनग्रस्त असतो रुग्ण असतो कामना वासना अहंकार यांच्या आहारी गेलेला दे असतो पण या बंधनांना तोडू शकला तो मुक्त पुरुष मात्र स्वस्थ असतो जी कर्तव्य कर्मे त्याने केली व जी करण्याोग्य आहेत त्या दोन्ही प्रकारच्या कर्मात तो तृप्तीचा आनंद घेतो जे केले त्याबद्दल चिंता किंवा शौक करत बसत नाही किंवा त्याबद्दल खुश होऊन प्रसन्नही होत नाही करण्यायोग्य कर्माबद्दल सुद्धा त्याच्या मनात वासना नसते व वा फळाची अपेक्षा नसते सहज भावाने तो कर्मे पार पाडित असतो दोन्ही बाजूंशी समान वृत्तीने व्यवहार करतो ते कर्तव्य त्याने पार पाडले किंवा जे त्याने प्रत्यक्षत केलेले नाही त्याचाही तो विचार करत नाही व आठवण ठेवत नाही अशी कर्तव्य कर्माची आठवण ज्याला वासना तृष्णा आहे तोच ठेवतो लाभतोटा याचा विचार ज्याला काही मिळवायचे आहे तो करतो ज्ञानी माणसाला काही मिळवायचे नाही व मुद्दाम कशाचा त्यागही करायचा नाही म्हणून तो पश्चाताप करत नाही खुश होत नाही किंवा गर्वही करत नाही माणसाची अशी ही श्रेष्ठ अवस्था असते नरणे जीवने न अभिनंदी अष्टावक्र म्हणतात स्तुती केल्यामुळे मुक्त पुरुष प्रसन्न होत नाही किंवा निंदा केल्यामुळे संतप्त होत नाही मरणामुळे त्याला उद्विग्नता येत नाही किंवा जीवनातही तो हर्षभरित नसतो प्रशंसेचा व निंदेचा ज्याच्यावर परिणाम होतो तो पुरुष ज्ञानी असू शकत नाही ज्याच्या मनात अहंकार भरलेला आहे त्याची निंदा केली तर तो संतप्त होतो व प्रशंसा करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले की तो प्रसन्न होतो निंदा आणि प्रशंसा याचा सर्वात जास्त परिणाम अज्ञानी पुरुषावर होतो ज्ञानीपुरुष तर मृत्यूचे समय सुद्धा दुखी होत नाही कारण तो मृत्यूला सुद्धा स्वाभाविक मानतो मृत्यू सुद्धा त्याचे नजरेत सृष्टीचा एक नियम आहे जीवनामुळे हर्षित होत नाही हर्ष व खेद हे सर्व मनाच्या समुद्रात निर्माण होणारे तरंग आहेत विक्षेप आहेत व त्यांचा ज्ञानी माणसावर काहीही परिणाम होत नाही असा ज्ञानीपुरुषच मुक्त असतो ज्ञानीपुरुष आत्मेशी एक रूप असल्याने व आत्मा नित्य अमृत असल्याने त्याचा मृत्यू होत नाही केवळ शरीर म्हणून जगणारे अज्ञानीच मरण पावतात व म्हणून तेच मृत्यूमुळे भयभीत होतात अध्याय अठरा सूत्र शंभरावरे नवती जना किर्ण नार उपशांतधी यथा तथा येत्र त्र समएवावती अष्टावक्र म्हणतात शांतबुद्धीचा पुरुष लोकांनी गजबजलेल्या शहरांकडे धाव घेत नाही किंवा निर्जन अशा जंगलाकडेही धावत नाही तो सर्व स्थितीत सर्व ठिकाणी समभावाने जगतो जीवनातील धावपळ तोच पुरुष करतो ज्याला काही प्राप्त करायचे आहे ज्याच्या मनात तृष्णा आहे वासना आहे तोच सुखांच्या मागे धावतो ही वासना संसाराची असो किंवा मोक्षाची असो ती वासनच आहे ज्या ज्ञानीपुरुषांनी ते श्रेष्ठ तत्व जाणले ज्याला आत्मबोध झाला ज्याला सर्वश्रेष्ठ आत्म प्राप्त झाला तो मुक्त झाला त्याची सारी धावपळ समाप्त झाली कारण त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा समाप्त झालेल्या असतात त्याला सृष्टीमध्ये एकत्वाचेच दर्शन होते ज्यामुळे त्याच्यात सर्वांबद्दल समभाव निर्माण होतो असा ज्ञानीपुरुष शांत होत जातो तो सर्व प्रकारच्या परिस्थितीत व सर्व ठिकाणी शांतपणे कोणतीही न तक्रार करता जगतो मग ते ठिकाण शहर असो किंवा जंगल असो गर्दीचे ठिकाण असो किंवा सुनसार निर्जन ठिकाण असो महाल असो किंवा झोपडी असो त्याच्या दृष्टीने ही सर्व ठिकाणी सारखीच आहेत अज्ञानी माणूस निवड करतो कि मला राहण्यासाठी असेच ठिकाण पाहिजे असेच जेवण पाहिजे भिक्षा मागूनच जेवीन असेच कपडे घालीन किंवा नग्नच फिरीन पण ज्ञानी माणसाला कशाचीच निवड करण्याची इच्छा नसते जे आहे त्यात तो राजी आहे तो आत्म्याचे एक नामात्र नामा साधन असतो शरीर सुखाबद्दल आसक्ती नसल्याने त्या जीवनमुक्त व्यक्तीची ही ज्ञानमय अवस्था श्रेष्ठ आहे